प्रकरण चौथे प्रकरण चौथ्याचा विषय हे जगापासून योगी अलिप्त राहतो प्रकरण चौथे सूत्र पहिले हांता धीरस खेलतो भोग लिलय नाही संसार वाही राजा जनक अष्टावक्रमुनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत व त्यामुळे त्यास आत्मज्ञान खरोखरच झाले आहे याची पुष्टी होते राजा जनक म्हणतात भोगविलासांशी लिलया खेळणाऱ्या धीरगंभीर ज्ञानीपुरुषाची तुलना साऱ्या जगाला आपल्या डोक्यावर घेणाऱ्या मूढ माणसाशी करणे कसे बरं शक्य आहे तिसऱ्या प्रकरणात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे राजा जनक या प्रकरणात सारगर्भित रुपात व सहा सूत्रात देतो तो सांगतो की ज्ञानी व अज्ञानी माणसांच्या द्वारे होणाऱ्या कर्मकर्मात फरक असतो अज्ञानी माणसात अहंकार असतो अहंकारी माणूस स्वतःला कर्ता मानून सर्व कर्मे करतो व तो कर्मफलांचा भोगता असतो ज्ञानी माणसात अहंकार नसतो म्हणून तो कर्तेपणातून मुक्त असतो याच कारणाने ज्ञानी माणसाने केलेली कर्मे स्वाभाविक व विवेकपूर्ण असतात त्यामुळे तो कर्मफलांचा भोगता नसतो तो सर्व कर्मे ईश्वराची समजून करतो अज्ञानी सर्व कर्मे अहंकारामुळे किंवा वासनेमुळे आणि भोगाची अभिलाषा धरून करतो त्यामुळे अज्ञानी माणूस कर्मफलाचा भोगता बनतो आत्मज्ञानी या सर्वांचा साक्षी बनतो जे काही ईश्वराने दिले आहे त्याचा उपयोग करणे चूक नाही उलट त्याचा तिरस्कार करणे व त्याचा अहंकारामुळे त्याग करणे हेच चूक आहे व ईश्वराच्या नियमांच्या विरुद्ध आहे फळाची आकांक्षा व वा वासना न ठेवता ज्ञानी व्यक्ती स्वाभाविक रीतीने कर्मकर्तव्य पूर्ण करते असा माणूस फलाच्या इच्छेच्या अभावामुळे निष्काम कर्मयोगी होतो कर्तव्य बजावताना त्या कार्याप्रती त्याचा वैयक्तिक राग लोभ मोह माया असा कोणताच भाव नसतो त्याच्या मनात कोणताही मानसिक तणाव नसतो या उच्च दर्जाच्या मनोभावनेतून कर्मकर्तव्य पार पाडण्याची कला व आध्यात्मिक उच्च श्रेणी तो प्राप्त करून घेतो या उलट अज्ञानी माणूस प्रत्येक कर्म अहंकारापोटी करतो त्या प्रत्येक कर्मात तो स्वतःला करता समजतो म्हणून करते पण असते ईर्षा द्वेष व मानसिक तणाव यामुळे अज्ञानी माणूस चिंताग्रस्त असतो कार्य पार पाडताना अज्ञानी माणसाच्या मनात अहंकारामुळे हे काम मी करतोय हे काम माझ्यामुळे घडतोय व मी नसतो तर सर्व कार्याचा नाश झाला असता अशी भावना असते सार्या जगाचा भार जणू आपल्याच डोक्यावर ठेवलेला आहे व आपल्यामुळे घर संसार व जगाचे व्यवहार होतात अशी तो समजूत करून घेतो या उलट ज्ञानी माणूस असे मानतो की या जगाला चालवणारा कुणी असेल तर तो एक ईश्वरच आहे सारी सृष्टी तिच्या अंगभूत नियमांनुसार संचलित होते मी कुणीच नाही ज्ञानीपुरुष अहंकार मुक्त असतो हेच तथ्य स्पष्ट करण्यासाठी राजाजनक विचारतो की ज्ञानीपुरुषाच्या कार्याची तुलना अज्ञानी व मूढ पुरुषाच्या कार्याबरोबर कशी काय करता येईल दोघांच्या दृष्टीत व कार्य करण्यामागील भावनेत खूप फरक आहे मेवार संस्थानात चतुरसिंह नावाचे एक ज्ञानी संत पुरुष होऊन गेले मेवाडी भाषेतल्या एका दोह्यात हेच सत्य स्पष्ट करण्यासाठी त्यांनी म्हटले आहे कि रहट फिरे चर फिरे पण फरवा मे फेर यो तो बाड हरिओ करे वो छुता रो पाण्याचा राहत पण फिरतो आणि रस काढणारा चरक सुद्धा फिरतो पण दोघांच्या फिरण्यात किती फरक आहे पाण्याच्या राहताच्या फिरण्यामुळे उसाचे शेत हिरवेगार होते तर चरकाच्या फिरण्यामुळे रस काढलेल्या उसाच्या चिपडांचा धीक तयार होतो ज्ञानी व अज्ञानी माणसाच्या कार्यात हाच फरक असतो ज्ञानी पुरुष मृत्यूच्या वेळीसुद्धा असतमुख असतो पण मूढ माणूस जिवंतपणीसुद्धा मेल्यासारखा चेहऱ्या करून फिरतो काही धनसंपत्ती नसताना सुद्धा ज्ञानी माणूस आनंदीत राहतो सर्व वैभव व सुखे लाभून सुद्धा अज्ञानी माणूस मात्र दुःखी व चिंताग्रस्त राहतो ज्ञानी माणूस कर्तव्य कर्म करताना जणू काही क्रीडा नंद मिळवतो तर अज्ञानी माणूस क्रीडेला सुद्धा कष्टसाध्य काम समजतो ज्ञानी माणूस जगाला नाटकाप्रमाणे किंवा स्वप्नाप्रमाणे भासमान समजतो पण अज्ञानी माणूस स्वप्नाला सुद्धा सत्य समजतो ज्ञानी व अज्ञानी माणसांच्या बाह्य कार्यकलापात समानता असून सुद्धा त्याकडे बघण्याच्या दृष्टीत खूप फरक असतो राजा जनक याच अनुभूतीचे वर्णन करतात चक्राद्या सर्व देवता आहो त्र स्थितो योगी न हर्षम जनक म्हणतो ज्या पदाच्या अभिलाषेमुळे इंद्रव अन्य देवता हुरळून जातात दिन होतात त्या पदाची प्राप्ती झालेला योगी पुरुष मात्र कधीही हर्षोल्लासित होत नाही हे एक आश्चर्यच आहे या सूत्रात राजा जनक सांगतात की कर्म तर ज्ञानी व अज्ञानी असे दोघेही करतात परंतु अज्ञानी माणसाला कर्मफलाची तीव्र अपेक्षा असते व या अपेक्षेमुळे लाभ हानी सुख दुःख हर्ष विषाद यासारख्या भावनांनी तो प्रेरित होतो या विविध भावनांचे मुख्य कारण त्याच्या इच्छा अपेक्षा याच असतात कामाला सुरुवात करतानाच अज्ञानी माणूस त्यापासून किती लाभ होईल याचा अंदाज घेत त्या हो हो ले अपेक्षा जोपासना करतो या कामामुळे एवढा फायदा होईल हे प्रारंभ करतानाच मनात गृहित धरलेले असते एवढा लाभ एवढा आनंद मिळावा अशी अपेक्षा व त्या अपेक्षेचा ताणतणाव त्याच्या मनावर असतो या भविष्य होऊ शकणाऱ्या फायद्यावर आधारित अशी दुसरी स्वप्ने पाहण्यास सुरुवात होते पुढच्या योजना तयार होतात या फायद्यातून होणाऱ्या नफ्यातून घर तयार करीन मोटार खरेदी करीन मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करेन वगैरे स्वप्ने मनात फुलू लागतात पण जेव्हा या अपेक्षा पुऱ्या होत नाहीत तेव्हा शेख चिल्लीच्या महमदी स्वप्नांप्रमाणे याचीही स्वप्ने भंग पावतात व तो तीव्र दुःखी होतो हे दुःख कोणत्याही वस्तूंमुळे होत नसून कर्मफलाच्या अपेक्षेमुळे होत असते या अपेक्षांचा ताण आणि तणाव यांच्यामुळे देवांचा राजा इंद्र सुद्धा दीन आणि दुःखी होतो त्याचे सिंहासन कुणी दुसरा हिसकावून घेईल या धोक्याची त्याला नेहमी भीती वाटत असते कुणी कठोर व उग्र तपस्या केली तर इंद्राचे सिंहासन डोलू लागते आपले सिंहासन वाचवण्यासाठी इंद्र कटकारस्थान रस्तो या सुखोप इच्छेमुळे सर्व देव सुद्धा दुःखी होतात कधी इंद्राजवळ कधी विष्णूजवळ तर कधी शंकरांजवळ जाऊन त्यांना प्रसन्न करून आमचे संकट दूर करा अशी त्या प्रार्थना करतात या वासनामुळे इंद्र व वा अन्य देवता आत्मारूपी व मुक्तीरूपी श्रेष्ठ पद प्राप्त करू शकलेले नाहीत हे पद प्राप्त व्हावे म्हणून ते मनोमन कष्टी होतात पण ज्या श्रेष्ठ योग्यांना हे पद प्राप्त होते ते मात्र त्यामुळे किंचित मात्र आनंदित होत नाहीत हे एक आश्चर्यच आहे हे पद प्राप्त करून सुद्धा मी त्यामुळे आनंदीत झालेलो नाही कारण हर्ष खेद आनंद दुःख या प्रकारच्या तसेच मी तू तु, माझे तुझे किंवा जड चेतन अशा सर्व स्वरूपाच्या द्वैत भावनेचा मी पलीकडे अद्वैत मनोवृत्तीची स्थिती हीच मुक्ती आहे लाभ नुकसान प्राप्ती अप्राप्ती याकडे मी आता समान भावनेनी पाहू शकतो मी नित्य शाश्वत असणाऱ्या आत्मपदाची प्राप्ती केलेली आहे या पदावर मी स्थिर आहे नाही तो दिन नसतो तर ज्याला सतत कशाची तरी इच्छा असते तो दिनही नो ज्याची तृप्ती होत नाही ज्याला सतत कशाची तरी इच्छा असते तोच दुखी असतो कारण अपेक्षा वासना व वा इच्छा याच सर्व दुःखांचे कारण आहेत अध्याय चौथा सूत्र तिसरी तज्ज्ञ पुण्य पापाभ्यान स्पर्शोयंतर नयते मुक्तीपद प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अंतकरणाला स्पर्श होत नाही राजा जनक म्हणतात मुक्तीपद प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अंतककरणाला पापपुण्याचा स्पर्श होत नाही ज्याप्रमाणे आपल्याला भास होत असला तरी सुद्धा धुराच्या उंच लोटाचा आकाशाने स्पर्श होत नाही त्याचप्रमाणे पापपुण्याचा स्पर्श प्राप्त केलेल्या व्यक्तीला होत नाही अंतकरणाचे कार्य दोन प्रकारचे असते जेव्हा मन बुद्धी व अन्य इंद्रियांबरोबर वाहत जाऊन त्यांच्या वासना व वा इच्छा यामुळे अंतकरण व्यापलेले असते तेव्हा ते, ते पाप व पुण्याचे भागीदार होते परंतु वासनामुक्त होऊन अंतकरण जर शुद्ध असेल तर मात्र ते पापपुण्यापासून मुक्त राहते पापपुण्य ही केवळ एक मानसिक धारणा आहे कोणत्याही कृत्यामुळे नव्हे तर ते कृत्य तुम्ही कोणत्या भावनेनी करता यावर पाप पुण्य अवलंबून आहे पापपुण्य हे शारीरिक कृतीवर नाही तर मनावर अवलंबून आहे जेव्हा अंतःकरण वासना अहंकारातून मुक्त होते तेव्हा ते आपोआप विशुद्ध होते आत्मज्ञानी माणसाजवळ मी करता आहे ही भावनाच नसते त्याचा अहंकार व कर्ते पण निघून गेलेले असते मग त्याच्यावर पापपुण्याचा प्रभाव कसा काय पडणार म्हणून राजा जनक म्हणतात की ज्याप्रमाणे धुराचा स्पर्श आकाशाला होत नाही त्याचप्रमाणे पापपुण्याचा स्पर्श आत्मज्ञानी माणसाला होत नाही आकाशात उंच गेलेल्या धुराचा संबंध प्रत्यक्ष आकाशाशी कधीच येत नाही त्याप्रमाणे या जगात असूनही इच्छा विरहित असल्याने आत्मज्ञानी त्यापासून अलिप्त राहतो नजरेला भास की सर्व आकाश धुराने भरून गेलेले आहे पण तो भ्रम असतो त्याचप्रमाणे लोकांना वाटते की ज्ञानीपुरुष सुद्धा संसारी व प्रापंचिक माणसांप्रमाणेच सर्व व्यवहारात सहभागी होत असल्याने तो ज्ञानी नसून भोगी आहे पण हा सुद्धा धुराप्रमाणेच भ्रम असतो लोकांना वाटते की ज्ञानीपुरुष ढोंग करतोय दुनियेला फसवण्यासाठी ज्ञानी असल्याचे दाखवतो या ज्ञानीपुरुषाने तर कोणत्याही गोष्टीचा त्याग केलेला नाही कपडे घर काहीच सोडलेले नाही सर्व काही इतर माणसासारखेच आहे जेवण सोडलेले नाही इतर व्यवहार सोडलेले नाहीत त्यामुळे हा ज्ञानी असू शकत नाही जेव्हा अज्ञानी माणसे त्यांच्या बुद्धीनुसार ज्ञानी माणसाची लक्षणे ठरवू लागतात तेव्हा ते, ते स्वतःच्या मनातले विचार ज्ञानी माणसावर लादण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मते जो कपडे घालणार नाही खाणार पिणार नाही उपवास करेल ज्याचा चेहरा उदास असेल ज्याला एनिमिया झाला असेल जो वाळून अगदी अशक्त झालेला असेल त्याच्यात बोलण्याची सुद्धा शक्ती शिल्लक राहिलेली नसेल डोळ्यात तेज नसेल जाणू काही मेल्याप्रमाणे जो जीवन जगत असेल तोच ज्ञानी जर एखाद्या माकडाला परमेश्वराचे चित्र काढायला सांगितले तर तो परमेश्वराचे चित्र एखाद्या माकडाप्रमाणेच काढेल माकडांचा द्र मनुष्यासारखा कसा असणार अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाची ओळख -like होऊ शकत नाही कारण तो स्वतःप्रमाणेच म्हणजे स्वतःच्या अज्ञानातूनच ज्ञानी माणसाची कल्पना करतो राजा जनकांना स्वतःला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळेच ते ज्ञानी माणसाची योग्य लक्षणे सांगू शकतात हे त्यामागचे खरे कारण अष्टावक्रांसारख्या ज्ञाने गुरुनाच समजू शकले जे घडले आहे ते केवळ भ्रम आहे याचे ज्ञान सुद्धा अज्ञानी माणसाला होऊ शकत नाही अध्याय चौथा सूत्र चौथे आत्मैवेदम जगत सर्व ज्ञातम ये न महात्मना या दृच्छया वर्तमानम तम निषेध जनक म्हणतात ज्या महात्म्याने या संपूर्ण जगाचे व आत्म्याचे ऐक्य जाणले आहे त्या ज्ञानी माणसाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास कोण बरे प्रतिबंध करू शकेल जी व्यक्ती स्वतःला आत्मा न मानता केवळ मन अहंकार यांच्या प्रेरणेनच सर्व कामं करते तिला त्या कर्माचे पापपुण्याचे फळ स्वीकारावे लागते त्या कर्माचे फळ त्या मनालाच भोगावे लागते परंतु जो त्या चैतन्य रूपी आत्म्याशी एकूप होतो सर्व जगात त्याला एकच आत्मा दिसतो त्याच्या बाबतीत कर्मही शिल्लक राहत नाही किंवा त्याचे फळ किंवा भोग सुद्धा शिल्लक राहत नाहीत कारण आत्मा कोणतेच कर्म करीत नाही अहंकार कर्म करत असतो तोच नष्ट झाल्याने त्या कर्माचे कर्तृत्व घेणाराही कोणी शिल्लक राहत नाही त्याचे अस्तित्वच नसल्याने पापपुण्य होतच नाही हेच सत्य सांगताना राजा जनक म्हणतात हे सर्व एकाच आत्मेचे रूप असल्याचे ज्याने जाणले आहे त्या ज्ञानीपुरुषाला त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यास कुणीही अडवू शकत नाही असा ज्ञानीपुरुष सामाजिक राजकीय व्यावहारिक अशा सर्व नियमांपासून व बंधनांच्या पासून मुक्त असतो आणि केवळ ईश्वराच्या नियमानुसारच तो कार्य करतो त्याच्या सर्व कामाचा पाया सर्व व्यवहारांचा पाया त्याचा स्वतःचा विवेक असतो त्यामुळे तो त्या विवेकानुसार कार्य करीत असताना कुणीच त्याच्या विवेकाला धक्का लावू शकत नाही त्याच्या कार्यात अडथळे आणून ते कार्य बंद पाडू शकत नाही पुरुषांचा विवेक भक्कम असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत कार्य तरीच नेतातच केवळ कर्तृत्वाच्या अहंकाराने मन व बुद्धी यांच्या वासनामय इच्छाने पुरुष कधीच काम करत नाहीत शरीर मन अहंकार व बुद्धी या सर्व बंधनातून मुक्त होऊन ज्ञानीपुरुष परम स्वतंत्रतेचा आनंद समभाव वृत्तीने भोगतो जेव्हा द्वैत आहे कुणीतरी दुसरं हजर आहे तेव्हाच पाप पुण्याचा प्रश्न येतो जेव्हा हे सारे जग मीच आहे व मीच तो आत्मा आहे असे शिवाचे व जीवाचे ऐक्य झालेले आहे तेव्हा पाप पुण्यही नाही आणि मी आणि दुसरा अशी द्वैत भावना सुद्धा नाही जर दोन असे कुणीच नाही तर पाप करणार कोण कोणासाठी आणि कोणा करता पाप करायचे कोण करता आहे कोण भोग घेणार आहे पाप पुण्याची भाषा द्वैताची भाषा आहे व ती तर अज्ञानी माणसांच्या करता आहे ज्ञानी माणसांच्या मनात तर कुणीच कुणापासून भिन्न नाही ज्ञानी माणसाजवळ एकत्वाची भावना असते भेट चिल्लकच राहत नाही मग पाप पुण्य कसले शरीराचा एक अवयव दुसऱ्या अवयवाला दुखापत करत नाही तर सहकार्यच करतो जर अनवधानाने एखाद्या अवयवामुळे दुसऱ्या अवयवाला त्रास झाला तर दुसरा अवयव काही त्याचा सूडही घेत नाही माफी मागण्यास सांगत नाही कोणत्याच अवयवाला त्यामुळे पाप लागत नाही किंवा बाकीचे अवयव स्वर्गात आणि त्रासाला कारणीभूत ठरलेला अवयव नरकत, असंही होत नाही पाप पुण्य स्वर्ग नरक दया क्षमा ही, ही सर्व द्वैतवादी भाषा ज्ञानी माणसांकरता उपयोगाची नसून ती अज्ञानी माणसांची भाषा आहे अद्वैताची प्राप्ती केलेला ज्ञानी पुरुष या सर्व द्वैतातून व मुक्त असतो ज्याला एकत्वाचा बोध होतो त्याला पाप पुण्य काही लागत नाही अध्याय चौथा सूत्र पाचवे भूत ग्रामे चा वहिसा इच्छा निच्छा राजा चार प्रकारच्या जीवांच्या समूहात आपली इच्छा आणि अनिच्छा नियंत्रित करण्याचे सामर्थ्य फक्त ज्ञानी पुरुषाजवळ असते ज्ञानी व अज्ञानी माणसांच्या कार्यकार्यात तसेच व्यवहारात ज्याप्रमाणे फरक किंवा भिन्नता दिसून येते त्याप्रमाणे ज्ञानी व अज्ञानी माणसांनी निर्माण केलेल्या शास्त्रात सुद्धा वेगवेगळ्यापणा वेग वेग दिसून येतो सर्व ज्ञानी माणसांची विचारदृष्टी एकच असते पण अज्ञानी माणसात मात्र प्रत्येकाचा विचार वेगवेगळा वेग वेग असतो दादू नावाच्या कवींनी सांगितले आहे की जे पहचे कही गे तिनही एके बाती सबैसयाने एकमती उनकी एके जाती ज्ञानी माणसांचा कोणताही संप्रदाय असत नाही त्यांची कोणतीच जात असत नाही त्यांच्यात मतभिन्नताही नसते त्यांच्या सिद्धांतात व कार्यातही वेगळेपणा नसतो ते सर्वजण जणू एकाच विचाराचे प्रतिपादन करतात जे सत्य आहे त्याचेच ते प्रतिपादन करतात एकदा एका न्यायाधीशाने दहा साक्षीदार बोलवण्यास सांगितले वकिलांनी दहा साधू पुरुष पकडून त्यांना न्यायाधीशांच्या समोर केले त्यांच्या साक्षी ऐकल्यानंतर न्यायाधीश महाराज म्हणाले की या दहा मी केवळ एकच साक्षीदार मानतो कारण ते सर्वजण एकच गोष्ट एकाच पद्धतीने एक सारखीच सांगतात आता दुसरे नव साक्षीदार ज्ञानी माणसांची वर्तनशैली ही याप्रमाणे असते पण अज्ञानी माणसांचे नाना ढंग नाना तर असतात त्यांचा प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो त्यांच्यात अनेक सिद्धांत असतात फार काय त्यांचे प्रत्येकाचे केवळ धर्म पंथ संप्रदाय एवढच नव्हे तर देवसुद्धा वेगवेगळे असतात त्यांच्या मताने आत्मा सुद्धा एक नसून अनेक आहेत परंतु अशा सर्व अज्ञानी माणसांच्या पेक्षा ज्ञानी माणूस मात्र सर्व जगत सृष्टी याला एकच आत्म्याचे रूप समजतो त्याला सर्व समग्र जगताचा एक सारखा अनुभव येतो कारण सर्व बाबींकडे तो समान भावनेने पाहू शकतो काही अज्ञानी माणसे सांगतात की इच्छांचा त्याग करा वासनांचा त्याग करा संसार सोडा लोभ मोह माया ममता धन धनौलत सर्वांचा त्याग करा म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल त्याग केल्यानेच प्राप्ती होईल असे ते मानतात परंतु राजा जनक सांगतात की ब्रह्म्यापासून ते मुंगीपर्यंत जे वेगवेगळे चार प्रकारचे जीवांचे गट आहेत त्यापैकी एका ज्ञानी माणसालाच त्याच्या इच्छा व अनिच्छांवर नियंत्रण मिळवता येते बाकी अन्य जीवांपैकी कोणीसुद्धा आपल्या इच्छेचा किंवा अनिच्छेचा त्याग करू शकत नाही सृष्टीचा निर्माता व जनक म्हणून गौरवीला गेलेला ब्रह्मा सुद्धा इच्छांच्या मोहपाशात बद्ध आहे कारण सृष्टीची निर्मिती ही त्याचीच वा इच्छा आहे वासना व इच्छांच्या पाशातून विष्णू शंकर इंद्र व अन्य देव सुद्धा स्वतःची सुटका करून घेऊ शकलेले नाहीत मग मनुष्य पशुपक्षी जीव जंतू स्वतःच्या इच्छांचा त्याग कसा काय करू शकतील या सर्वात आत्मज्ञानी पुरुषच इच्छेविरुद्ध किंवा अनिच्छेविरुद्ध जाऊन कर्म करु शकतो अन्य जीवात ही शक्ती नाही खरे तर ज्ञानी असे करू शकतो कारण त्याची स्वतःची अशी कोणतीच इच्छा नसते त्यामुळे केवळ घर कपडे लत्ते, जेवण एवढं सर्व सोडून विवस्त्र हिंडून उपवास करून ज्ञान होत नाही तर ज्ञानावस्थेत जेव्हा सत्याचा बोध होतो तेव्हा त्याचा परिणाम होऊन ह्या गोष्टींचा मोह नष्ट होतो व त्या ओप सुटून जातात त्यांचा मुद्दाम त्याग करावा लागत नाही ज्ञानी जनकांच्या मताने ज्ञान करणे हा नियम आहे केवळ हे सोड ते सोड असं केल्यानं काही होत नाही सोडणे हा नियम नाही ज्ञान प्राप्ती नंतर ते औप होते काय सोडायचे व कशाची प्राप्ती करून घ्यायची हे ज्ञानी पुरुष स्वविवेकाने निश्चित करतो अध्याय चौथा सूत्र सहावे आत्मानम्वयम कश्चिद जानाती जगदिश्वरम यद्दि तस कुरुते न भयम तस जनक म्हणतात आत्मा हाच अद्वैत रुपी जगदीश्वराचे रूप आहे तोच आत्मा आहे तोच जगदीश्वर हेच अद्वैत आहे याचे ज्ञान क्वचितच एखाद्या व्यक्तीला होते तो जे करणे योग्य समजतो तेच तो करतो व त्यासाठी त्याला कोणाचेही भय वाटत नाही राजा जनक म्हणतात की जगात अनेक लोक वेगवेगळे मुखवटे लावून ज्ञानी असल्याचे प्रदर्शन करतात कोणी पूर्ण लग्न अवस्थेत कोणी अंगाला चिमटे लावून कोणी अग्निप्रज्वलित करून कोणी तपश्चर्या करून कोणी अंगाला भस्म फासून कोणी घंटानाद करून आपण ज्ञानी असल्याचे नाटक करत असतात सांगता येणार नाही एवढ्या वेगवेगळ्या पेहरावात व रूपात हे ज्ञानी पण मिरवत असतात त्यातही पुन्हा भेद व संप्रदायाचे तुकडे असतातच कुणी द्वैतवादी कुणी निरंकारवादे कुणी कबीरपंथी कोणी नानकपंथी कोणी शैव तर कोणी वैष्णव पण त्यांच्या ज्ञानी पुरुष एखादाच असतो कोणी एखादाच आत्म्याचे ज्ञान प्राप्त केलेलं असत आत्मा एकच असून सारी सृष्टी हा त्याचाच आविष्कार आहे हे ज्ञान सर्वांना झालेले नसते एकच आत्मा आहे व तोच जगद ईश्वर आहे त्याच्यापासून सृष्टी निर्माण झालेली आहे सृष्टी आत्मा व ईश्वर हे एकच आहे सृष्टी वेगळी व तिला निर्माण करणारा वेगळा अशी स्थिती नाही हे जो ओळखतो तो ज्ञानी आहे भस्म लावल्याने किंवा एका पायावर उभे राहिल्याने किंवा केवळ भगवे कपडे व तुळशी माळा घातल्याने कधी ज्ञान होत नसतं ज्याला आत्मा एकच आहे हे ज्ञान झाले त्या ज्ञानीपुरुषाला जे करणे योग्य आहे असे वाटते तेच तो करतो तु। तो कुणा दुसऱ्याच्या आदेशाचा नोकर नसतो त्याला कोणाचे भय सुद्धा नसते कारण मन व अहंकार यांच्यापासून तो मुक्त झालेला असतो भय वाटणे म्हणजे द्वैत भावना असल्याचे लक्षण आहे अद्वैतावस्थेत कशाचेच भय नसते याप्रमाणे राजा जनकांनी त्यांना स्वामी अष्टावकांनी विचारलेले जे प्रश्न होते त्यांची उत्तरे दिलीत